या आनंदीबाई कर्वे यांच्याविषयी आत्मवृत्तय या आपल्या आत्मचरित्रात धोंडो केशव कर्वे काय म्हणतात ते पाहूया सहचारिणी आनंदी आपण गोडदोड खावे उत्तम घरात राहावे उत्कृष्ट पोशाख करावा आणि चैनीने संसार सुख भोगावे अशा कल्पना मला अगर आनंदीबाईला कधी शिवल्या नाहीत आमा आम्हा उभयतानाही निसर्गाच्या शाळेत उत्कृष्ट शिक्षण मिळून उद्योगात वेळ घालवणे संसार सुखाच्या गुटक्यांनी आमची तृप्ती होत असे आम्ही अशा सुखाचा कधी पाठी लागलो नाही त्यातल्या त्यात सहजी जे करून घेता येईल टाकलेही नाही आनंदी शरीराने सशक्त असून कामाने तिचं शरीर कमावलेलं होतं नाजूकपणाचे चोचले तिला कधी खपले नाही दळण काढणासकट सर्व काम गर्भावस्था बरीच पूर्णतेला येईपर्यंत हिचं चालू असाव्याचं आनंदीबाई संधून प्रयत्न करण्यात आले पण ते साधले नाही बरीच होती त्यामुळे घरकामाचा बोजा तिच्या अंगावर बराच असे नव्या संसारात आनंदीबाईला अतिशय काम असे ती कामाला कधी कंटाळली नाही उंची कपडे अगर दागदागिने यात तिने कधी लक्ष घातले नाही अशा रीतीने विशेष काही न घडता आमची संसार यात्रा बरीच वर्ष चालली माझी पत्नी आनंदीबाई माझ्याप्रमाणेच काटकसरीने वागण्याने असल्यामुळे बेताच्या प्राप्तीत आम्हाला सुखाने संसार करता आला व थोडंसं समाजकार्यही करता आलं वेड्यावाकडा प्रसंग आल्यास दुसऱ्यापुढे तोंड वेंगाडण्याची वेळ येऊ नये म्हणून मी आनंदीबाईस नागपुरात डफरीन इस्त इस्पितळात मिडवाईफ्री शिकण्यासाठी पाठवलं मिड वाईफ्रीच्या शिक्षणाचा आनंदीबाईला फार उपयोग झाला सुखवस्तू कुटुंबात पाळनपण करून तिला घरचा व्यवसाय सांभाळून स्वकष्टार्जित द्रव्य संपादन करता आले। मी खर्चासाठी दिलेल्या पैशातून बचत करून व अशा रीतीने त्यात पुष्कळशी भर घालून आज चाळीस वर्षात तिने व्याजासह बरीच रक्कम शिल्लक टाकली व त्यातला मोठा भाग म्हणजे सात रुपये तिने अनाथ बालिकाश्रमाला दिले आहेत त्याचे व्याज तिच्या हयातीत तिला मिळावयाचं आहे व नंतर ते आश्रमाच्या अक्षयनिधीत दाखल व्हावयाचं आहे मुलं स्वतंत्रपणे राहू लागल्यापासून आनंदीबाई आश्रमासाठी भाऊबीज फंड जमवण्याचं व इतर प्रकारे आश्रमाकरता वर्गणी मिळवण्याचं काम करीत आहे अशा रीतीने आमचा गृहस्थाश्रम पूर्ण होऊन बरीच वर्ष झाली हल्ली आम्ही आधुनिक प्रकारच्या वानप्रस्थ आश्रमात आहोत म्हटलं तरी चालेल आनंदीबाईंनी स्वपराक्रमाने आपल्या निर्वाहाची तरतूद करून ठेवली आहे आता आयुष्याचे राहिलेले दिवस घडल्यास थोडीशी सेवा करून नाहीतर विश्रांती घेण्यात घालवावे असा आम्हा उभयतांचा विचार आहे